पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून परिव्रज्येपर्यंत एक कुळ एक ख्रिस्त पूर्व सहाव्या शतका उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते दोन संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती तीन राजाची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कौशल वज्जी मल्ल चेदी, वत्स, कुरु, पांचाळ मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ही होत चार ज्या राज्यांवर राजाची आधी सत्ता नव्हती तीही होत कपिल शाक्य पावा व कुशिनारा येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलिय अल्लपचे बळी रेस पुतचे कलिंग पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग पाच ज्या राज्यांवर राज्याची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत सहा कपिल कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी विशे माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही सात तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व तळीपाळीने राजसत्ता चालवित होते आठ अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती नऊ सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची पाळी शुद्धोदनाची होती 10. शाक्यांचे राज्य भारत वर्षाच्या ईशान्य कोपरेत वसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले अकरा कोशलाधिपातीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेळीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते 12. तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते मगदा मगदाचेही राज्य तसेच प्रबळ होते कोशल देशाचा राजा पसे नदी प्रसेनजीत व मगद देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते 2. पूर्वज एक शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिल वस्तूही होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेतता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असाव दोन कपिल वस्तूमध्ये जैसे नावाचं एक शाक्य राहत होता सिनहू सिंहनू नावाचा त्याला एक मुलगा होता सिंहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता त्याला शुद्धोदन धौतोदन शुक्लोदन शाक्योदन व अमितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय सिंहनूला अमिता व प्रमिता या नावांच्या दोन कन्या होत्या तीन त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते चार शुद्धोदनाचा विवाह महामाईशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अजवन व आईचे नाव सुलक्षणा असे होते अजवन हा कोलिय वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता पाच शुद्धोदन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायेची वडील बहीण होती सहा शुद्धोदन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर साकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत सात तो ऐशारामात राहत होता त्याचे अनेक महाल होते तीन जन्म एक शुद्धोदनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे दोन शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघरातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत 3. हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती 4. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा वापर करून परंतु मध्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरविले 5 उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दान धर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात गेले सहा त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला पलंगावर पौडली असताना ती तशीच झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले सात स्वप्नात असे दिसले की चतुर्दिक्यालांनी आपल्याला निद्रीस्थितीत मंचकासा उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशालशाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत आठ नंतर चतुर्दिक्पाला स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानसरोवराकडे नेले 9. त्यांनी तिथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी द्रवे लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले दहा इतक्याच सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायेला जाग आली अकरा दुसऱ्या दिवशी सकाळी महामायाने आपले स्वप्न शुद्धोदनास सांगितले स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोदनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले बारा त्यांची नावे राम धन लखन मंती यन्न सुयाम भोग व सुदत्त अशी होती शुद्धोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली तेरा त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली चौदा त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीचे भरून घृत मधुयुक्त व साखर मिश्रित दुधाभाताचे सुग्रास भोजन देऊन त्या संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवी वस्त्रे गाई इत्यादींचे दान दिले पंधरा ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा सोळा राजा चिंता करू नकोस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्याशी झाला तर विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल सतरा पात्रातील तेलाप्रमाणे महामायने दहा महिने बोधीसत्वाला आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसुतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ इच्छिते अठरा तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासही तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले एकोणीस देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहीत अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायाला जावे लागणार होते तेच लुंबिनी वन होय वीस लुंबिनी वनातून पालखी जात असताना ते स्वर्गीय अशा चित्रातल्या वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते एकवीस बुंद्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथमले होते त्यावर नांगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजाराव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूर स्वरालाप काढीत होते बावीस तेथील मनोरम दृश्य पाहून महामायाच्या मनात तेथि थांबून काही काळ क्रीडा विअर करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाळ वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले तेवीस महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शाल वृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हिलावत असलेल्या पाहून महामायाला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले चोवीस सुदैवाने एक फांदी सहज तिला धरता येईल एवढी खाली आली इतके ती आपल्या पायाच्या चौड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामायावर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या शाल फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला पंचवीस त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्टाव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला सव्वीस शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती परंतु त्यांच्या पोटी संधान नव्हते आणि म्हणून पुत्र प्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पृतजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला सत्तावीस पुत्रजन्माच्या यावेळी कपिल वस्तूचे राजपथ पाळी शुद्धोदनाची होती अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले चार असित मुनीचे आगमन एक ज्यावेळी त्या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता 2. असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देवबुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहीकडे उमटत आहे त्याने पाहिले की ते आपले वस्त्रभुषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षवराणे फिरत आहेत त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये तीन त्याने आपल्या दिव्यदृष्टीने सर्व जम्बद्वीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धोधनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्वदेव, देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले 4. म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपल्या पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या गृही व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारे उभारायला पाच तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे सहा तेव्हा तो द्वारपाल शुद्धोदनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत सात राजाने असित मुनीकरता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला त्या ऋषींना आज येऊ दे तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणाला कृपा करून चला आठ असित मुनी शुद्धोधन राजाजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला विजय असो राजा तुझा विजय असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने आलो नऊ तेव्हा शुद्धोदनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले असे मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोदन म्हणाला हे तपस्वीन यापूर्वी आपले दर्शन झाल्याची आठवत नाही आपल्या आगमनाचा काय हेतू असा वावर आपण येथे येण्याचे काय कारण दहा असे तुषी शुद्धोदना म्हणाला राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे तुझ्या पुत्राला पाण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे अकरा शुद्धोदन म्हणाला मुनीवर बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का ऋषी म्हणाला राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाही हे थोर महात्मे स्वभावतात जागृत असतात बारा इतक्यात त्या, त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली तेरा बालक जागे झालेले पाहता शुद्धनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले चौदा असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते, ते महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व ऐंशी शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजो त्यांच्यापेक्षा शतसहस्रपटीने अधिक दैदिप्यमान आहे असे तृषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले निस्संदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व दोन्ही हात जोडून त्यांनी त्या ते बालकाला साष्टांग नमस्कार घातला त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेतले व ध्यान बग्न स्थितीत ते उभे राहिले पंधरा अस्वित ऋषीला पूर्वीची सुपरिषद भविष्यानी माहिती होती गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा नाही जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर गृहत्याग करून त्यांनी संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल सोळा असित ऋषीला खात्री होती की हे बालक गृहस्थ जीवनात राहणार नाही सतरा त्या बालकडे पाहून अश्रुढाळीत दीर्घनिश्वास टाकून तो ऋषी रडू लागला अठरा असित मुनी अश्रुढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहे हे शुद्धोधनाने पाहिले एकोणीस असित मुनी रडत असलेला पाहून शुद्धोधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असेच मुनीला विचारले हे मुनिवर अशा रीतीने का रडत आहात अस्रू का ढाळीत आहात दीर्घ निश्वास का टाकीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना 20. हे ऐकून ऋषी म्हणाला राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतो आहे तो माझ्यासाठी एकवीस का बरं विचारले ऋषी उत्तरला मी वयोवृद्ध झालो आहे माझं आयुष्यात संपत आलं आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल तदनंतर आजवर या पृथ्वीतरावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र प्रवर्तन हे बालक करील जगताच्या सुखसमृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील बावीस ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी मध्ये कल्याणकारक आणि अंतिकल्याणकारक असंच असेल ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असंच असेल तेवीस ज्याप्रमाणे एखादी उमराचे फूल, क्वचितच वेळी व दुर्मिळ स्थळी या, या जगात उमरलेले दिसते त्याप्रमाणे असंख्य पर्व कालानंतर या जगात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा संशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तारून नेऊन परमुखाची स्थिती प्राप्त करून देईल चोवीस परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही पंचवीस तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य या भोजन देऊन संतुष्ट केले त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले सव्वीस तेव्हा असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर ते तुला सुखशांतीने व कल्याणप्रद ठरेल असे म्हणून असेत मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला पाच महामायेचा मृत्यू एक पाचव्या दिवशी नामकरणविधी करण्यात आला मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले त्याचे गोत्रनाम गौतम होते म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले दोन मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरणविधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी एक आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले तीन आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोदनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णश्रयेजवळ बोलविले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल असेच मुलीनं जे भविष्य वर्तवलं आहे ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही चार माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अणुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासणी केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही 5. प्रजापती माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे त्याच्या आईपेक्षाही तू त्याला चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही सहा आता कष्टी होऊ नका मला इ लोकी सोडण्याची आज्ञा द्या देवाचं बोलावणं आलं आहे त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत असे म्हणून महामायेने प्राण सोडला शुद्धोदन व प्रजापती या दोघांनाही दुःखावे अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला सात सिद्धार्थाच्या मातेचे देहावसन झाले तेव्हा तो अवघा सात दिवसांचा होता आठ सिद्धार्थाला नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता शुद्धोदनाचा महाप्रजयापासून झालेला तो पुत्र होता नऊ सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते महानाम व अनुरुद्ध हे त्याचा चुलत शुक्लोदन पुत्र आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त ही त्याची आत्या अमिताईचा पुत्र महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता दहा त्याच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला सहा बालपण आणि शिक्षण एक जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवात दर्शनाला नेले पाहिजे दोन शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले 3. ती त्याला कपडे करीत असताना बा सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या रीती तो देवळात गेला चार चा वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाला सुरुवात झाली पाच महामायाच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या आठ ब्राह्मणांना बोलविले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्यकथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले सहा त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोदनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सबमित्ताला बोलावून घेतले सबमित्त हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता शुद्धोदनाने त्याच्या हातावर सुवर्णकलशातून उदक सोडून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु सात त्यांच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शन दर्शनशास्त्रे आत्मसात केली आठ याशिवाय त्याने आलार कालामचा शिष्य भारद्वाज याकडून ध्यानधारणेची विद्या संपादिली भारद्वाजाचा आश्रम कपिल येथे होता सात सुरुवातीची लक्षणे एक जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ते ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत एकांतस्थळी जाऊन समाधी लावण्याचा येत करीत बसे दोन त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते तीन कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत 4. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे 5. एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला तेथे त्याने -ते अंगावरील अगदी थोडक्या वस्त्राणीशी अंग बाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे बांध घालणे झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले सहा ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला सात तो आपल्या मित्रांना म्हणाला एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाचा फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल 8. त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते त्यांच्या मते मजुरांचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे नऊ शाक्य लोक प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत सा। हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावायचा उत्सव होता शाक्य लोकांच्या प्रथेनुसार या दिवशी प्रत्येक शाक्यला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे दहा सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे तो स्वतः नांगर धरीत असे अकरा जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही बारा तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते परंतु दुसऱ्याला निष्काळ इजा करणे त्याला आवडत नसे तेरा शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे त्याचे मित्र त्याला म्हणत तुला वाघांची भीती वाटते काय तेव्हा तो उत्तर देई मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात चौदा निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये त्याचे मित्र त्याला आग्रह करीत सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही देई यांनी मने, मला निरुपदवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही 15. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे सोळा त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस लढणे हा तुझा धर्म आहे शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे सतरा सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे पण आई क्षत्रियांना लढावे तरी लागते आणि गौतमी उत्तर देई तो त्यांचा धर्म आहे म्हणून अठरा तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होई तो गौतमीला विचारी मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो गौतमी उत्तर देई ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे पण क्षत्रियांनी लढलेच पाहिजे जर ते लढणार नाही तर राज्याचे संरक्षण कोण करील एकोणीस पण आई जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत काय यावर गौतमी निरुत्तर होई वीस तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी त्यासाठी तो योग्य आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी मी सुखी व्हावे माझे आपतेष्ट सुखी व्हावेत सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी 21. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्व देत नसत ते त्याची हसून थट्टा करीत बावीस ते डोळे बंद करीत पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत त्याचा त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यान दारण्याचा ध्यास आवडत नसे तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वता विरुद्ध आहे असे त्यांना वाटे चोवीस योग्य विषयावर चित्त एकाग्रत केल्याने अखिल जगातील मनुष्यमात्रावरील प्रेमभावना वृद्धिंगत होते यावर सिद्धार्थाचा विश्वास होता यासंबंधीची खात्री देताना तो म्हणे आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो आपण आपल्या पाळीव मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रु व हिंस्र पशूंचा द्वेष करतो 25. भेद रेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादा आपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती सव्वीस त्याचे बालपण परमोच्च भावनेने व्यापलेले होते सत्तावीस एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली वसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर पडला अठ्ठावीस त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता एकोणतीस सिद्धार्थ त्या पक्षाला वाचविण्यासाठी पुढे झाला त्याने त्याच्या ते अंगातील बाण उपटून काढला त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले त्याने त्या ते पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या ते पक्षाला आपल्या उत्तरीय वसरात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले तीस सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की निष्पा पक्षाला कोणी मारले असावे थोड्याच वेळात त्याचा आतेभाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी आला त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला मी पण बाण मारला आहे तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा तो तू पाहिलाच काय सिद्धार्थाला त्याने विचारले 31. सिद्धार्थ होय म्हणाला व घयाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला बत्तीस देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर पण सिद्धार्थाने ते नाकारले त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला तेतीस देवदत्तचे म्हणणे होते या पक्षाचा पालक मी आहे कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोस त्या शिकारीचा मालक होतो चौतीस सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली तो म्हणाला जे त्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावायचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो पस्तीस या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टीकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला छत्तीस त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती या आपल्या आतेभावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पा पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले सदोतीस सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीस प्रकट झालेली त्याची स्वभावलक्षणे ही अशी होती आठ विवाह एक दंडपाणी नावाचा एक शाक्य होता त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती दोन यशोधरेने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता तीन त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग करता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली 4. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते 5. सिद्धार्थ गौतमालाही 16 वर्ष झाली होती त्याच्या माता पित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती सहा त्यांनी त्याला या स्वयंवरात जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला सात जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमाला वरले आठ दंड पाणी विशेष प्रसन्न नव्हता या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता नऊ त्याला वाटले सिद्धार्थला साधूमुनींच्या सहवासाची विशेष वेळ आहे त्याला एकलकोंडे राहणे आवडते तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल दहा सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते अकरा सिद्धार्थ गौतमा खूप कुणाशी लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले दंडपाणीने तशी संमती दिली बारा गौतमाच्या प्रतिस्पर्ध्याची यामुळे निराशा तर झालीच परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले तेरा त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती पण तिने तसे काही केले नाही चौदा त्यावेळी ते स्वस्थ बसले त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल पंधरा परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले सोळा सुरुवातीला सिद्धार्थ याबाबतीत तयार नव्हता तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता त्याचे कूळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनास आणून दिले सतरा त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्यास कबूल केले अठरा स्पर्धा सुरु हो झाली प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले एकोणीस गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली परंतु त्याची बिनजूक निसानबाजी सर्वश्रेष्ठ ठरली वीस तदनंतर विवाह समारंभ झाला शुद्धोदन व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजेपतीलाही अत्यानंद झाला एकवीस विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले नऊ पुरवठा योजना 1. आपल्या पुत्राचा विवाह होऊन त्याचे सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला तथापि याबरोबरच असेच मुलीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छापूर्वीत होती दोन ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैश्विक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला तीन हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोदनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहाले बांधली एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी हे तिन्ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते चार प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षाची आणि फुलांची मनोहरी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते पाच आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन यांच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला सहा तेव्हा शुद्धोदन राजाने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयनास सांगितले सात अंतपुरात ठेवावायच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयनानाने त्यांना राजकुमाराला वश कसे करून घ्याव याची त्यांना प्रथम माहिती दिली आठ त्यांना उद्देशून तो म्हणाला तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या कसबात वाकब्बार आहात नऊ तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना राहिलेली नाही अशा योगांचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि त्यांना केवळ स्वर्गीय अप्सरास भुलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता दहा हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने तुमच्या नखरेलपणाने तुमच्या शरीर सौष्टवाने आणि अकृत्रिमाशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल अकरा आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेमरजुनी बांधून त्याला तुमचं अंगित करून ठेवणे असाध्य नाही बारा या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नवधूला शोभेल पण तुम्हाला ती शोधणार नाही तेरा निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे परंतु तुम्हाला त्याचे काय स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे हाच तुमचा दृढनिश्चय असू द्या चौदा प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेशेने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळंगेत ठेवले होते पंधरा आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्यंत निमग्र असतानाही घृताच्या नावाच्या अप्सरेने दहा वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवला होता सोळा यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियाने कौडीमोल केले तिथे ज्याचे यवन पुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा का सतरा हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही अठरा सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात दहा राजपुत्राला वश करण्यास स्त्रियांचे अपयश एक उदयनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वर करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पनास लावण्यास त्यांनी निश्चय केला दोन तथापि त्यांच्या भ्रुकुटी त्यांचे नखरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असूनसुद्धा त्या अंतपूर्वासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती तीन परंतु पुरोहित हृदयाच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मालदकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवीमुळे वे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला 4. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तींच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो जस तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रा झिंडावयास लावू लागल्या पाच स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहरउद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजौद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता सहा त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पिन स्तरांशी दाबून धरले सात तर दुसऱ्यांनी ठेस लागून पडत असल्याचा बहाना करून त्याला घट्ट अलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडसा त्याच्या खांद्यावर लोंकळत सोडून त्याच्यावर वाकल्या आठ तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र अदरोष्टांनी त्याच्या कानात पुटपुटल्या माझं गुपित ऐकावं बरं का नऊ ज्यांची शरीरे उठण्यांनी ओली झाली होती अशा काही जणी त्याची दोन्ही हा आतुरतेने घट्ट धरून जणू काय त्याला हुकूमच करीत म्हणत होत्या आमचा पूजाविधी येथेच करा 10. मद्य पिऊन झिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती चटकन नतरेत भरत होती अकरा जनी आपल्या सोन्याच्या पजनांचा आवाज करीत तलम वसरात झाकलेली आपली अंगेतल्या दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या बारा दुसऱ्या काहीजणी आम्र वृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या तेरा कमलांच्या ताटव्यातून आणलेली कमल हातात धरलेली एक कमल नयना कमलावती पन्मादेवीसारखी त्या कमलमुख राजपुत्राशेजारी उभी होती चौदा दुसरी एक स समजू शकेल असे मधुरगीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्र कटाक्षाने जणू काय म्हणत होती तुम्ही भ्रमातहात बर का महाराज पंधरा दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भुकटीची कमान आणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती सोळा जिच्या कानातील कुंडले वाराण्यासारखी हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एका यवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जनु काही सांगत होती जमत असेल तर पकडावाला सतरा दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवले तर बाकीच्या काही जणी मधूर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काय शिक्षाच करीत होत्या अठरा त्याच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डहाई हातात धरून विषय वासने बेबान झालेल्या स्थितीत त्याला विचारले हे कुणाचे फुल आहे एकोणीस दुसरी एक जण पुरुषी आवाडून त्याला म्हणाली स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा ही पृथ्वी पादाक्रांत कर वीस दुसरी एक चंचल नयना नीलकमल हुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुतला उद्देशून म्हणाली एकवीस ना मधुसुगंधी मोहोराने बहरलेला हा आम्र वृक्ष पहा यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येते गात आहे 22. इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा प्रेमिकांची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुजराव करीत आहेत की जणू काय ते कामाग्नीने निघाले आहेत तेवीस या हा आम्र वृक्षाच्या कोमळ डहाईने अलंगेलेला पहा जणू काय हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास अलिंगन दिले आहे चोवीस हा फुललेला कुर्वक पहा रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणींच्या नखांच्या रंगापुढे आपण फिक्के आहोत असे वाटून खाली वाकला आहे पंचवीस या आणि सबोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा जणू आमच्या हातांच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे सव्वीस ज्याच्या काठावर सबोवार सिंदूर वराचे गोलेले आहेत असे हे सरोवर पहा जणू काय शुभ्र व तलम वस्त्रांगीत अशा रूप सुंदरीच आराम घेत पहुडावी असे ते दिसत आहे सत्तावीस स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा पलीकडे पाण्यात ती चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे अठ्ठावीस आपल्या तद्रीत असलेल्या कोकिळाचे ते स्वरला पायका दुसरी खोकल्या जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिल्यागत गात आहे असे वाटते एकोणतीस वसंत ऋतू पक्षात निर्माण होणारा उन्मान आपण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपण नसता तर किती चांगले झाले असते तीस था। अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमदांनी प्रेम युद्धाच्या सर्व प्रकारच्या कृप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला एकतीस तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किंवा हसलाही नाही 32. नैसर्गिक अवस्थेतील त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला ते या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टींची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते ते सर्व नष्ट करणारे आहे चौतीस अशा प्रकारे या स्तुतिसुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्ष सारखा झाला होता परंतु तो सफल झाला नाही अकरा महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत एक त्या तरुण अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनाच्या लक्षात आले दोन राजनितीत कुशल असलेल्या उदयनाचा स्वतः शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले तीन राजपुत्रासांतात भेटून उदयन त्याला म्हणाला तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्याअर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असे म्हणून उदयनानाने सुरुवात केली चार जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे जे हित आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची तीन लक्षणे आहेत पाच मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल सहा कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते सात आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनी स्त्रीचे हृदय बांधले जाते सद्गुरस खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात कारण स्त्रीला आदरभाव आवडतो आठ म हे विशाल नयनांच्या राजपुत्रा जरी तुझा मनात नसेल तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीलतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार नऊ विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो विनय हा बहुमोल अलंकार आहे विनया सौंदर्य हे पुष्पविन उद्यानासारखे आहे दहा पण केवळ विनयाचा काय उपयोग त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा अकरा काम हा सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीनकाळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियराधन केले बारा अशाच प्रकारे अगस्ती ऋषीसुद्धा सोमाची पत्नी रोहिणी ईशाशी रममान झाला आणि श्रुती सांगतात लोपा मुद्रेचीही तीच गत झाली तेरा महान तपस्वी बृहस्पतीने औतथ्याची पत्नी, पत्नी व मरुतासी कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला चौदा श्रेष्ठ दाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्धदान प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुधाला जन्म दिला पंधरा अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशा ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला सोळा कामातूर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाचा एका खालच्या जातीतील हिनश्रीशीरथ होऊन कपिंगला नावाच्या पुत्रात जन्म दिला सतरा आणि वार्धक्याने गलितगात्र झालेला असतानाही राजर्षी एयाती चैत्र रथवनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममान झालं अठरा आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढवेल हे जाणत असून सुद्धा कौरसेन पंडू माजरीच्या सौंदर्यगुणावर मुग्ध होऊन विषय सुखाच्या अधीन झाला एकोणीस यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामोपभोगाचा अवलंब केला तर जे भोग प्रशंसनीय आहेत अशाचा अवलंब करणे सुखद होईल वीस आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावता तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे पवित्र परंपरेने समर्थलेली व वा योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले दोन माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे परंतु माझ्यासंबंधी तुझी चूक कुटे होत आहे हे मी तुला पटवून देईन 3. मी ऐहिक विषयांची अवहेलना करीत नाही सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही चार यद्यापी हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरी सुद्धा विश्वपभोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही पाच आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मेसुद्धा विषय वासनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या, त्या उदाहरणांना भूलू नकोस कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे सहा जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे अहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमनाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही सात आणि स्त्रियांशी वर्करनी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वर्करनी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही आठ जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यासही मला मुळीच आवडणार नाही जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेन नऊ मन विषयाधीन झाले असेल मिथत त्यावर विश्वास ठेवणारे असेल विषयवस्तूंचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे दहा आणि विषय वाचण्याचे बळी जर एकमेकांशी फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासही अपात्र आहेत असेच नाही का अकरा या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषयभोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस बारा राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदय निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या त्याच्या पित्याला राजा शुद्धोदनास निवेदन केली तेरा आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या ते संबंध रात्री झोप लागली नाही हृदयात बाण ऋतलेल्या हत्तेसारखा तो विवल झाला चौदा राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून ते त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यांच्या सह विचार करण्यात पुष्कळ कर वेळ खर्च केला पण पर आतापर्यंत योजलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही पंधरा आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली अशा आपले रतीभाव लपवून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले तेरा शाक्य संघात प्रवेश एक शाक्यांचा एक संघ होता वयाची 20 वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लाग दोन सिद्धार्थ गौतमाला वीस वर्ष पूर्ण झाली होती संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद घेण्यास ते योग्य असे वय होते तीन शाक्यांचे एक सभागृह होत त्याला ते संथागार म्हणत ते कपिळवस्तू नगरात होते संघाच्या सभाही याच संथागारात होत असत चार सिद्धार्थला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोदनाने शाक्यांच्या पुरोहित्याला संघाची सभा बोलाविण्यास सांगितले पाच त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संध्याघरात संघाची सभा झाली सहा सिद्धार्थला संघाचे सभासद करून म्हणून पुरोहितांनी संघाच्या सभेत ठराव मांडला सात तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जगेवरून उठून उभा राहिला संघाला उद्देशून त्याने पुढील भाषण केले शाक्यवंशातील शुद्धोदनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सवासद होऊ इच्छितो त्याचे वय वीस वर्षाचे असून तो, तो सर्व दृष्टींनी या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे आठ या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही सेनापती पुन्हा म्हणाला मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे नऊ ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही सेनापतीने पुन्हा म्हटले मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावा विरुद्ध असतील त्यांनी बोलावे दहा तिसऱ्यावेळी सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही अकरा शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव तीन वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते बारा सेनापतीने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंदरवाव करून तो संघाचा सदस्य झाल्याच जाहीर करण्यात आल तेरा तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभी रहावयास सांगितल चौदा सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना होय महाराज सिद्धार्थ उत्तरला पंधरा संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक का आहेत काय सोळा पुरोहितांनी म्हटले प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ती सांगतो असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला एक तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तनमनधनपूर्वक केले पाहिजे दोन संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नाही तीन कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजे चार तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये परंतु तू जर अपराधी असेल तर तू तसे कबूल केले पाहिजे अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे सतरा पुरोहित पुढे म्हणाला यानंतर मी तुला संघाच्या सभासत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो एक तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस 2. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस 3. तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस 4. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस अठरा सिद्धार्थाने म्हटले महाराज शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो चौदा संघाशी संघर्ष 1. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर आठ वर्षे लोटली 2. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता स्वतःच्या खासगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता तीन तो संघाचा समाधास झाल्यापासून आठव्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली चार या दुखांतिकेचा आरंभ असा आहे पाच शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्य विभागली गेली होती सहा रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हि दोघेही आपापल्या शेताकरता वापरत होते रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक चुकीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे या वादाची परिणती भाडण्यात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे सात सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्ष झाली त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या आठ जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलियांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले 9. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलाविले 10. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आह अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्य यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आह आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहे पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा आम्ही ठराव मांडतो ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे अकरा सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला या ठरावाला माझा विरोध आहे युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही त्यामुळे दुसऱ्या युद्धाची भिजे रोवली जातील जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भटतो जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो बारा सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला संघाने कोल्यांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी चावक केली पाहिजे आपल्याही लोकांनी अतिक्रमण केले असल्याचे मी ऐकतो हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाही हे सिद्ध होत तेरा सेनापतीने उत्तर दिले होय आपल्या लोकांनी अतिक्रमण केले तथापि आपण विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती सौदा सिद्धार्थ गौतम म्हणाला यावरून स्पष्ट होते की आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोली यांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावायास सांगावे आणि या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच हे भांडण मिटवावं पंधरा सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला तो म्हणाला माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही सोळा यामुळे मूळ मुण ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले सतरा सेनापतीने त्यानंतर आपला स्वताचा प्रस्ताव मतास टाकला त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला तो म्हणाला हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो शाक्य आणि कोलिय यांचा निकटचा संबंध आहे त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहानपणाचे ठरणार नाही अठरा सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका भेद करू शकत नाही आपल्या राज्याकरता त्यांनी आपल्या सख्या भावांशी देखील लढले पाहिजे एकोणीस यज्ञ याग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे प्रत्येक वर्णाने आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे वीस सिद्धार्थाने उत्तर दिले धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही वैरावर प्रेमाणीत मात करता येत 21. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाच्या माझ्या प्रस्तावाला विरोध आहे यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊ या त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला फार मोठ्या बहुमतानं तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले पंधरा देश त्यागाची तयारी एक दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधी आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलाविली 2. संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी वीस ते 25 वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला तीन संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यानीयुद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते चार ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती त्यांच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता पाच परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता त्यांच्यापुढे प्रश्न होता बहुसंख्याकाच्यापुढे नमावय की नमो सहा अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता, बहुमत होता। की बहुमतवाल्यांच्या पुढे नमावायाचे नाही आणि याच कारणामुळे सवेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता दुर्दैव आणि त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी सात जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला मित्र तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा तुमच्या बाजूला बहुमत आहे परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध मी तुमच्या करत दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही आठ सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटलं संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर तू त्यापैकी एका जरी शप्तेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल नऊ सिद्धार्थाने उत्तर दिले होय मी माझ्या तन्मधनाने शाक्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताच्या आहे असे मला वाटत नाही शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय परवा दहा कोल्हयांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कौशलाधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहे याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला तो म्हणाला हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरंग करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल अकरा सेनापतीला रागाला आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुझे हे भाषण कौशल्य तुझे उपयोगी पडणार नाही बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कोशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही बारा पण लक्षात ठेव तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ कुटुंबाची जमीन प्राप्त करू शकेल याकरता कोशल राजाची अनुमती मिळविण्याची संघाला आवश्यकता नाही कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले एक सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे दुसरा देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती दे तिसरा आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होण्या चौदा पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता तिसऱ्या पर्यायविषयीचा विचारच त्याला असह्य झाला या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला पंधरा त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाल कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्याची उपासमार करू नका ते, ते निरपराध आहेत अपराधी मीच आहे माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या मला देहांदाची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या ती मी खुशीने स्वीकारिन याविषयीची कौशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे मी आपनास अभिवचन देतो सोळा मार्ग सापडला परिव्रज्जा एक सेनापती म्हणाला तुझे म्हणणे मान्य करणे कठीण नाही। कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा बहुण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी गोष्ट कौशलाधिपती समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारील दोन सिद्धार्थ गौतम म्हणाला हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो मी परिवराजक होतो आणि हा देश सोडून जातो तो एक प्रकारचा देश त्यागच होय तीन सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे तथापि सिद्धार्थला हा मार्ग कृतीत येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती चार म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले तुझ्या आईवडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्यापासून तुला परिवराजक कसे होता येईल पाच आपण त्यांची संमती मिळविण्याचा आटोकाड प्रयत्न करू असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला त्यांची संमती मिळो वा न मिळो हा देश त्वरण सोडवण्याचे मी तुम्हाला वचन देतो सहा सिद्धार्थने सुचविला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला सात सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवरून उठून उभार राहिला आणि म्हणाला कृपा करून माझं म्हणणं ऐका मला काही महत्वाची गोष्ट सांगावयाची आहे आठ बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरीत, देश त्याग करील याबद्दल मला शंका नाही तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही नऊ आता ज्या सिद्धार्थ येथून लवकर दृष्ट्या होणार आहे त्याअर्थी कोलियानविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय दहा या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे काही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कुशलाधिपतीला कळणारच जर विरुद्ध शाक्यानी इतक्या लोकर युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागला असे कोलियाधिपतीला वाटेल हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही अकरा म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा म्हणजे कौशलाधिपतीला या दोन घटनांमधे संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही 12. संघाला पटले की ही फारच महत्वाची सूचना आहे आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीन ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केली तेरा अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःख पर्यायवासी सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याची ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्यक सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला सतरा निरोप एक शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता दोन कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे मातापिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत तीन शुद्धोदन म्हणाला आम्ही युद्धाच्या दुष्परिणामची चर्चा करीत होतो पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही 4. सिद्धार्थाने उत्तर दिले मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती पाच दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा का काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही सहा तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडवण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच सत्य आणि न्याय मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढून घेण्यास यशस्वी झालो सात शुद्धोदनाच्या या निवेदनाने समाधान झाले नाही तो म्हणाला आमचे काय होणार याचा तू विचारच केला नाहीस पण मी याच कारणामुळे परिराजक होण्याचे स्वीकारले सिद्धार्थाने उत्तर दिले शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा आठ पण तुझ्याशिवाय आम्हाला जमिनीचा काय उपयोग आहे शुद्धोदन आक्रंदून म्हणाला सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञातवासात का जाऊ नये नऊ रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोदनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली हेच बरोबर आहे तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस दहा सिद्धार्थ म्हणाला आई तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस हे खरे नाही का मग तू धैर्य धरले पाहिजेस हा दुःखावेग तुला शोभत नाही मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस तू अशी चढत बसली असतीस काय अकरा नाही गौतमी उत्तरली ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते पण तू आता अरण्यात जात आहेस लोकांपासून अगदी दूर हिंस पशूंच्या सोबत राहण्याकरता जात आहेस आम्ही इथे शांततेने कसे राहणार मी तुला सांगते तू तु आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल बारा मी तुम्हाला सर्वांना कसा काय बरोबर नेऊ नंद अगदीच लहान मुल आहे माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय सिद्धार्थाने गौतमीला विचारले तेरा याने गौतमीचे समाधान झाले नाही तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरता कौशल देशात जाऊन राहू शकू चौदा पण आई सर्व शाक्यजन काय म्हणतील सिद्धार्थाने प्रश्न केला याला ते देशद्रोह नाही का समजणार शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण पजिला समजेल असे मी वासेने वा कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे 15. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे पण यात कुठले श्रेयस्कर अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे सोळा पण ही काही कशाला शुद्धोदन मध्येच म्हणाला शाक्य संघाने काही का, का युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे सतरा कदाचित युद्ध सुरुच होणार नाही मग तू परिव्रजा का स्थगित करू नये कदाची तुला शाक्यात राहण्याकरता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचेही शक्य आहे अठरा सिद्धार्थला ही कृपना सिद्धार रुसली नाही तो म्हणाला मी परिव्रजा घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने पोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे एकोणीस मी परिव्रज्जा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घ्यायला संघाला उद्युक्त करणे शक्य आहे हे सर्व मी प्रथम परिवृजा घेण्यावर अवलंबून आहे 20. मी वचन दिले आहे आणि मी ते पुरे केलेच पाहिजे वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील एकवीस आई आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे बावीस गौतमी व शुद्धोदन स्तब्ध राहिले तेवीस सिद्धार्थ यशोधरेच्या मालात गेला तिला पाहून तो स्तब्ध उभारायला काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचनासे झाले यशोधराने स्तब्धता भंग केली ती म्हणाली कपिल वस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते, ते सर्व मला समजले आहे चोवीस सिद्धार्थाने विचारले यशोधरा मला सांग परिप्रज्ञा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते पंचवीस त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल पण तसे काही झाले नाही सव्वीस आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली मी आपल्या जागी असते तर आणखी दुसरे काय करू शकले असते कोलियान विरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदार झाले नसते 27. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे माझी आपल्याला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्जा घेतली असती मी परिव्रजा घेत नाही याचे एकच कारण मला राहुलचे संगोपन करावं आहे अठ्ठावीस असे झाले नसते तर फार बरे झाले असते पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे आपल्या माता पित्यांविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करीन एकोणतीस ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिवराजक होत आहात त्याअर्थी आपण एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल हीच एक केवळ माझी इच्छा आहे तीस याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला यशोधरा किती शूर धैर्यवान उदात्त मनाची स्त्री आहे याचीपूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले पित्याच्या वात्सल्यदृष्टीने त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला अठरा गृहत्याग एक सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्जा घेण्याचा विचार केला भारद्वाजाचा आश्रम कपिल वस्तूमध्ये होता त्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी आपल्या आवडत्या घोड्या कंटक यावर आरुढ होऊन व आपला आवडता सेवक छत्र याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला दोन तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तस तसं एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली तीन आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले चार ते त्याच्या सभोवती उभे राहिले त्यांची अंतकरणे भावाकुल झाली होती जणो काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते पाच काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे कारण तशा सुंदर लक्षणांनी जो जात्या अलंकृत होता सहा काईनं तो त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य युक्त असा चंद्रस्मृतीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला सात दुसऱ्या काहीजणी त्याच्या सौंदर्यावर भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांबाया देत होत्या आणि एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकत होत्या आठ अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहात राहिल्या होत्या त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते परिव्रजा घेण्याच्या त्याच्या निर्णयावर विचार करीत दिग्मूळ स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या नऊ मोठ्या प्रयासाने त्या ते गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला 10. आपण परिव्रजा घेत असताना शुद्धोदनाने व प्रजापती गौतमीने तेथे ते उपस्थित रहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही कारण त्याला ठाऊक होते की दुःखावेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाहीत परंतु ती त्याच्या नकळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचली होती अकरा आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले मातापिता असल्याचे त्यांनी पाहिले बारा आपल्या मात्यापित्या पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता त्यांनी रडून रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रुनी न्हावून काढले तेरा कंटकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून छंद तेथे उभा होता शुद्धोदन प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला चौदा मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यापासून दूर झाला व छन्न येथे उभा होता तेथे गेला त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले पंधरा त्याने परिवराजकाला आवश्यक असे आपले मुंडण करून घेतले त्याचा सुलतभाऊ महानाम याने परिवराजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले सोळा अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रजेची दीक्षा घेण्याकरता भारद्वाजापाशी गेला सतरा भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कारविधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिवराजक झाल्याचे जाहीर केले अठरा परिव्रजा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रज्येचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला एकोणीस जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता कारण गौतमाला परिव्रज्ञा घ्यावायस लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला वीस त्याने कपिल सोडले आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायी अद्याप त्याच्या मागोमाग येत असल्याने पाहिला एकवीस तो थांबला आणि त्या समुदायास उद्देशून म्हणाला बंधूंनो आणि भगिनींनो तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही मी शाक्य आणि कोळ्यांच्यामधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा बावीस शुद्धोदन व गौतमी राजवाड्याकडे परतले तेवीस सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले तिने ते कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली चोवीस परिव्रज्जा संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षाचे होते पंचवीस लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत हास तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य थोर मातापित्याच्या पोटी जन्मलेला विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली बुद्धीने व शराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोक कल्याणासाठी तो स्वकियांशी लढला सव्वीस तो असा शक्य युवक होता की ज्याने स्वकियांच्या बहुमतापुढे आपल्याशी जुकविले नाहीच पण स्वच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र गृहसक्याऐवजी गृह ही स्थिती असा होता आणि तो अशा तऱ्हे जात आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही हा त्याचा स्वच्छेनिला महान असा त्याग होय हि त्याचे शौर्याचे व धैर्याच कृत्य आह जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही त्याला शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह असेस म्हणावे लागल 28. शाक्य कुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होत सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिन म्हटल होत धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला एकोणीस राजपुत्र आणि त्याचा सेवक एक कंटकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते पण त्याने परत जाण्याचे नाकारले त्याने राजपुत्राला कंटकासह अनोभा नदीच्या तीरावर तरी पोचविण्याचा आग्रह धरला दोन शेवटी ते सर्वजण अनोभा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले तीन तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला मित्रा माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस चार तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे पाच ज्याच्याकडून आपल्याला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही पण दैव फिरले की आपली फिर वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात सहा कुटुंब पोषण्यासाठी पुत्राला राहण्याचे मोठे केले जाते पित्याचा सन्मान पुत्र करतो तर त्याच्या भावी पोषण्यासाठी जग आशेसाठी माया करते काही एक हेतूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असूच शकत नाही सात तूच एक याला अपवाद आता हा घोडा घे आणि परत जा आठ महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्यात घेण्याची पराकाष्ठा करीत असतील नऊ त्यांना सांग मी की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्याच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही दहा घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच अकरा जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत बारा माणसाच्या मरण समयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते किंबहुना ते नसतातच तेरा महाराजांची माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे महाराज म्हणतील की मी अवेळी निघून गेलो पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते चौदा या आणि अशा शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत रहा। पंधरा आणि होय माझ्या मातीलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे ती फार थोर स्त्री आहे तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही सोळा हे शब्द ऐकून शोकाकुल झालेल्या छंद हात जोडून भावना ती रेकाने कंठ दाटून येऊन उत्तरला सतरा स्वामी चिकलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतूम बसावा तशी तू तु, तुझ्या आपताना ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे अठरा तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात असू आल्याशिवाय राहणार नाही ज्यांचे अंतक्रह प्रेमाने उचंबळले आहे त्यांची तर गोष्टच बोलाव्यास नको एकोणीस कुठे तुझा तो प्रासादात लोढणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशागरांनी भरलेल्या तपस्वांच्या अरण्यातील ती भूमी 20. हे राजपुत्रा तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिल वस्तू नगरीला दुखात लोटण्यास मी आपरून कसा जाऊ एकवीस एखादा एक धर्मनिष्ठ माणूस आपल्या सधर्माला सोडून देईल काय त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत साथ झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पितेला सोडून तू जाणार काय बावीस आणि तुझी सावत्र आई जिने तुला लहानाचे मोठे करण्या खस्ता खाल्ल्या तिला एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय तेवीस जी सद्गुणांची खाण आहे जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे जी, जी पतीभक्ती परायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय चोवीस धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्या निगरगट उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान दळ उधळून टाकावेत असे ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोध्याच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय 25. आणि तू तुझे आपलं सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असलास तरी हे अण्णदात्या तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे सव्वीस अशा प्रकारे माझे अंतक्रम तुझ्यासाठी हुरपळून निघत असताना तुला असा एकट्या अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही सत्तावीस तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू 28. राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस पण ते कोण खरे मांडील आणि कोण विश्वास ठेवील छन्न म्हणाला आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीप टाळायला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही एकोणतीस जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोडून जाणे मुळीच शोभत नाही म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर तीस दुःखाकुल चन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले एकतीस छन्ना माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे अनेक जन्मांच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे बत्तीस प्रेमामुळे मी माझ्या आप्त नातलागांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला आगतिकपणे एकमेकात सोडण्यास भाग पाडील तेहतीस ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे चौतीस पक्षी जसे आपल्या निवार्यासाठी झाडावर जाऊन एकत्र बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात तसे प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो पस्तीस ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात तसाच मी प्राणी मात्रांचा सहवास व वियोग मानतो छत्तीस आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग हे माझे ते माझे असे मानणे बरोबर नाही सदोतीस आणि ज्या अर्थी हे सत्य आहे त्याअर्थी माझ्या भल्या मित्रा तू दुःख करू नकोस परत जा आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू तु घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये अडोतीस माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिल वस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्याचा निर्धार ऐका एकोणचाळीस स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंटकोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टप टप उष्ण अश्रू ढाळले चाळीस ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली ज्यावर स्वास्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्याचे तळेमध्ये खोलगट होते अशा आपल्या हाताने गौतमाने कंटक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा तो त्याला म्हणाला 41. अश्रू ढाळू नकोस कंटका आवडते अश्रू तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल बेचाळीस त्यानंतर छन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या जा, काशाळे वस्त्रांना नमन केले त्रेचाळीस कंटक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला चौवेचाळीस अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न वाळगता हलक्या वसराणीशी रुसीवनाकडे जाणाऱ्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला पंचेचाळीस पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो मोठ मोठ्याने रडू लागला आपल्या बाहूंनी कंटघोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासास निघाला शेचाळीस मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही काही वेळा चालताना अडखळे व काही वेळा जमिनीवर पडे आणि अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने विग्ध झालेला तो छंद रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते वीस छन्न परतला एक आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला यामुळे दुःखी कशी झालेल्या छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता दोन त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंटका तो एका रात्रीतच कूच करीत असे त्यास रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपविण्यास त्याला काही दिवस लागले तीन कंटक गोडा घरी मोठ्या शत्रूच्या आवेशाने कूच करीत होता तरी तो अगदी गलितगात्र निस्तेज झाला होता जरी तो अलंकारभूषणाने सजविलेला होता तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता चार आणि ज्या दिशेला त्याचा मालक होता त्या दिशेकडे वळून एक एकसारखी मान वर खाली करून केविलवान्या सुरात खिणकाळत होता तो जरी अतिशय भूकलेला होता तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी यांची तरी अपेक्षा केली नाही किंवा त्यांना तोंडही लावले नाही पाच हळूहळू ते शेवटी कपिल येऊन पोहोचले कपिल वस्तू गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती ते दोघे कपूल शरीराने पोचले मनाने नाही सहा जरी कपिलवस्तु नगरी अधूनमधून कमळांच्या ताटव्यांनी भरलेली जलाशयामुळे व फुलांनी बहरलेल्या वृक्षांमुळे उल्हासित व शोभायमान दिसणारी होती तरी आज तिच्या नागरिकाचा आनंद पार मावळला होता सात निष्ठेत चेहऱ्याने व अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले आठ जेव्हा लोकांनी छन्न घोडा खंटक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलितगात्र स्त्रीत परत आलेले पाहिले तेव्हा त्यांनी ते ढळढळा अश्रू ढाळले 9. कुठे आहे आमचा राजपुत्र कुठे आहे या राजकुळाचा व राज्याचा कुलदीप असे म्हणून व अश्रुढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले तेरा गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे गौतमाशिवाय या शहराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण वाटत नाही अकरा इतक्यात राजपुत्राला, असा हर्षोद्गार काढीत नगर यूती, रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाट रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या एकवीस शोकाकुल कुटुंब एक शुद्ध दलाची मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडील दोन राजाच्या अश्वशायेत शिरतास घंटक घोडा आपले दुःख राजमालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाळला 3. राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले ज्या अर्थी घोडा खंटक खिंकाळत आहे त्याअर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा चार आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया बेओशून डोळे विस्पाळीत राजपुत्राला पाण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या परंतु त्यांची मोठी निराशा झाली राजपुत्राशिवाय केवळ कंटक गोडाच त्यांना दिसला पाच गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठ मोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली रडत असतानाच ती ओरडली सहा जो अजान बाऊ आहे ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक बैलाच्या डोळ्यांसारखे ज्याचे डोळे ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक ज्याची छाती रुंद व आवाज दुधुंबी किंवा मेघ गर्जनेसारखा आहे अशा वीर पुरुषांनी वरातील आश्रमात राहावे काय सात असा सर्व गुणसंपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे आठ ज्याची वोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहे ज्याची घोटे स्नायूखाली लपलेले नीलकमळासारखे दिसणाऱ्या व मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या त्या, त्या सुकोमल दोन पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसे बरे चालू शकेल नऊ ज्याच्या शरीराला उंची वस्त्रे प्रावरणे सुगंधी अत्तरे व चंदनाने सजविलेल्या प्रसादाच्या गच्चीवर पहुडण्याची सवय तो पौरुष संपन्न देह हो अरण्यात थंडी वारा व ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल 10. ज्याला आपले कुटुंब चांगुलपणा सामर्थ्य शक्ती विद्वत्ता सौंदर्य व तारुण्य यांचा अभिमान वाटतो जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो तो, नस तो, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल अकरा जो स्वच्छ सुवर्ण शय्येवर झोपला असताना वाद्य वृंदाच्या नाद माधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते तो माझ्या संन्यासी उवढ्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिन्ह्यांवर कसा काय झोपणार हाय रे दैवा बारा हा असा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळ्या घालून थरथरणाऱ्या वेळी जशा आपल्या फुलातून मध गाळतात तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधरा गाळीत होत्या तेरा नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दिग्मूळ अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले चौदा मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले त्यांनी मला विधवा करून मागे ठेविले, त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची जी, भागीदारी करावयास पाहिजे होते पंधरा मला सर्गप्राप्तीची अपेक्षा नाही माझी एकच इच्छा की माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये सोळा विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाण्यास मी जरी पात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलाने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये काय सतरा हाय रे देवा त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतकरण किती निष्ठूर त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भाजत असले तरी किती निर्दैव क्रूर शत्रूलाई मोहित करीत अशा बोबड्या या बालकाला आपणहून कोण बरे सोडून जाईल अठरा माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे होय अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे कारण त्या हृदयाचा नाद सुखोपोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरक्यासारखा आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही पण मी काय करू आता मला हे दुःख सहनच होत नाही एकोणीस अशा तऱ्हे दुःखाने मूर्चित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती स्वभावता जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःखस्थितीने तिच्या मर्यादेचा बंदारा फुटला होता वीस अशा तऱ्हे दुःखाने द्विगमूळ होऊन मोठमोठ्याने आक्रंद जमिनीवर पडलेल्या यशोद्रेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठ्या कमळावर पावसाच्या सरीचा मारा व्हावा तशा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या एकवीस छंद कंटक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढनिश्चय समजताच दुःखित होऊन राजा शुद्धोदन धरणेवर पडला बावीस दुःख विवळ झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले तेवढ्यात अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्याने त्या ते घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विवळून तो लागला तेवीस त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला त्याने तिथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली अशा प्रकारे देवा कधीरे आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली